पुस्तक बापूंचे आशीर्वाद दररोज करिता विचार लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील भाग आठ बापूंचे आशीर्वाद दररोज करिता विचार पाचगणी जुलै सोळा एकोणीसशे शेहेचाळ जो धरे गमावतो तो सत्य गमावतो आणि अहिंसा गमावतो जुलै सतरा एकोणीसशे सत्यासारखे सुख नाही खोट्यासारखे दुःख नाही जुलै अठरा एकोणीशे नवल हे आहे की खरे सुख कुठे आहे हे माणसाला माहीत असूनही तो मागे जीवनाचा अपव्य करत राहतो जुलै एकोणीस एकोणीसशे शेएच्या आपण जे करतो वा करत नाही ते एखाद्या व्यक्तीला खुश करण्याकरता करू नये तर ईश्वराला प्रसन्न करण्याकरता करावे जुलै वीस एकोणीशे तुम्ही जर एखाद्याला एखादी गोष्ट शंभर वेळा सांगितली असेल व त्याने ती ऐकली नसेल तर तुम्ही त्याला ती गोष्ट वारंवार सांगितली पाहिजे याला आज जुलै एकवीस एकोणीसशे एखाद्याची इच्छा नसताना त्याच्याकडून सेवा घ्यावी लागत असेल व तो ती सेवा आनंदाने करत नसेल तर ते दुःख ओझे होते जुलै 22 एकोणीसशे शेएच्या माणूस जेव्हा आपल्या स्वभावाला दाबतो तेव्हा त्याला फार सावधगिरीने काम करावे लागत असते जुलै तेवीस एकोणीसशे स्वभाव जर वाईट असेल तर तो दाबू दिला पाहिजे जुलै चोवीस एकोणीसशे ज्याला वेळ वाचवायचा असेल तो एकही अनावश्यक गोष्ट करणार नाही जुलै 25 एकोणीसशे जो माणूस ईश्वराच्या नियमाचे पालन करत असतो तो इतर अशा कोणत्याही नियमाची फिकर करत नाही जो ईश्वराच्या नियमाच्या विरोधी असेल जुलै सव्वीस एकोणीसशे शेएच्या आपली इच्छा नसतानाही केवळ मित्राच्या इच्छेकरता एखादी चांगली गोष्ट देणे योग्य आहे काय जुलै सत्तावीस एकोणीसशे पहिली सेवा संडा साफ करणे आहे पुणे जुलै अठ्ठावीस एकोणीसशे सत्य कोणाला पटवायचे असेल तर त्याकरता अतूट धैर्य पाहिजे जुलै एकोणतीस एकोणीसशे शेए च्या समुद्रात किती वादळ उठलेले असले तरी समुद्र आपला शांतपणा सोडत नाही जुलै तीस एकोणीसशे शेएच्या माणसाला आपले काम करता येत नसेल तर त्याने अस्वस्थ का व्हावे जुलै एकतीस एकोणीसशे साधेपणा जसा चांगुलपणा आहे तसाच मोठेपणाही आहे तो पैशात नाही उरुळी ऑगस्ट एकोणीसशे शे कोणतेही संकट असले तरी ते प्रेमाग्नीने दूर होते ऑगस्ट दोन एकोणीसशे शेएच्या जोपर्यंत शरीर मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद नाही तोपर्यंत काहीही बरोबर होऊ शकत नाही शनिवार ऑगस्ट 3 एकोणीसशे शेएच्या सत्याच्या पुजारेकरता निंदा आणि नी स्तुती सारखीच असली पाहिजे यामुळे ना तर तो स्तुती ऐकेल ना निंदेमुळे चिडेल ऑगस्ट चार एकोणीसशे चा, जो माणूस ईश्वरासमोर असतो तो बोलत नाही बोलू शकत नाही वर्धेला जाणाऱ्या आगगाडीतून सोमवार ऑगस्ट पाच एकोणीसशे शे च्या माणसाला दोन डोळे आणि दोन कान आहेत परंतु त्याला जीव एकच आहे यामुळे तो जितके पाहतो त्याच्या निम्मे त्याने बोलायला पाहिजे आणि जितके ऐकतो त्याच्या निम्मे बोलायला पाहिजे सेवाग्राम मंगळवार ऑगस्ट सहा एकोणीसशे शेएच्या आत्मवंचना करण्याची शक्ती अफाट आहे बुधवार ऑगस्ट सात एकोणीसशे सर्व द्या सर्व घ्या गुरुवार ऑगस्ट आठ एकोणीसशे शेच्या सर्व ठेवा सर्व गमवा शुक्रवार ऑगस्ट नऊ एकोणीसशे शेच्या पापात लहान मोठे काय पाप ते पापच याशिवाय वेगळे काही समजणे आत्मवंचना आहे शनिवार ऑगस्ट दहा एकोणीसशे शेच्या वस्तू तोडणे सोपे असते परंतु ती तयार करण्यात फार कौशल्य पाहिजे आणि काळजीपूर्वक काम करावे लागते रविवार ऑगस्ट अकरा एकोणीशे आपण जेव्हा इतरांचा विचार करू लागतो तेव्हा आपोआपच आपला विचार करणे बंद होते सोमवार ऑगस्ट बारा एकोणीसशे शेचा धैर्याने अनेक कामे होते उताळीपणाने ते बिघडतात मंगळवार ऑगस्ट तेरा एकोणीसशे शेएच्या साधेपणाचा आवेश आणल्याने साधेपणा येत नाही मुळाचाच तो असायला पाहिजे बुधवार ऑगस्ट चौदा एकोणीसशे बाह्य शोधाने माणसाचा विकास होत नाही त्याकरता आतशोध घ्यावा लागतो गुरुवार ऑगस्ट पंधरा एकोणीसशे शेएच्या शुद्ध प्रेमाने सर्व थकवा निघून जातो शुक्रवार ऑगस्ट सोळा एकोणीसशे शेएच्या माणूस जर पशुप्रमाणे वागत असेल तरी त्याला पशु कसे म्हणता येईल शनिवार ऑगस्ट 17 एकोणीसशे शेएच्या विवेक आणि श्रद्धा यांच्यात जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा श्रद्धेचे अनुसरण करणे चांगले रविवार ऑगस्ट अठरा एकोणीसशे लोकांच्या टीकेची ज्याला भीती वाटते तो महत्वाचे असे कोणतेही काम करू शकत नाही सोमवार ऑगस्ट एकोणीस एकोणीसशे शेएच्या कोणतीही गोष्ट तिच्या ठिकाणी बरोबर आणि योग्य असते परंतु तिच्या ठिकाणी ती नसते तेव्हा ती तशी नसते मंगळवार ऑगस्ट वीस एकोणीसशे शेएच्या अतिशय तिच्या जा जाळ्यातून सुटणे माणसाकरता कठीण असते असे दिसते बुधवार ऑगस्ट एकवीस एकोणीसशे शेच्या आग्रह वा दुराग्रह सत असू शकतो आणि असत असू शकतो असत असल्याने तो नाहीसा होऊ शकत नाही सत असेल तो त्याला बट्ट्या लागू शकत नाही गुरुवार ऑगस्ट 22 एकोणीसशे छेच्या न समजून घेता काही करू नका वाचू नका शुक्रवार ऑगस्ट 23 एकोणीसशे शेएच्या गंगा माणसाच्या अंतकनात वाहत असते परंतु तरीही तिच्यात तो आंघोळ करत नाही आणि पारसा राहतो शनिवार ऑगस्ट चोवीस एकोणीसशे बलिदान तोच करू शकतो जो शुद्ध आहे निर्भय आहे आणि योग्य आहे दिल्लीला जाणाऱ्या आंगळीतून रविवार ऑगस्ट पंचवीस एकोणीसशे निराशा माणसाला खाते सोमवार ऑगस्ट सव्वीस एकोणीसशे शेएच्या ईश्वराची ओळख पटायची असेल तर स्वार्थ आणि भीती सोडावी भी लागेल नवी दिल्ली मंगळवार ऑगस्ट सत्तावीस एकोणीसशे शेएच्या बळजबरीला वश हे, हे पौरुषत्वाच्या अभावाचे चिन्ह आहे बुधवार ऑगस्ट अठ्ठावीस एकोणीसशे भिल्लांची खरी सेवा त्यांना निर्भय करण्यात आणि त्यांची निराशा घालवण्यात आह गुरुवार ऑगस्ट एकोणतीस एकोणीसशे शेएच्या सर्वात श्रेष्ठ चूप राहण शुक्रवार ऑगस्ट तीस एकोणीशे शेएच्या अहंकारी माणसाला कधीही प्रकाश मिळू शकत नाही शनिवार ऑगस्ट 31 एक एकोणीसशे शेएच्या गंगाशिवाशिवाय तहान मिटवणे आणि ईश्वराशिवाय आत्म्याचे समाधान करणे सारखेच अशक्य आहे सप्टेंबर एकोणीसशे शेएच्या विरोधाशिवाय कोणाचीही प्रगती होत नाही सप्टेंबर दोन एकोणीसशे शेएच्या प्रत्येक माणसाने आपल्या मुळाचा शोध घेतला पाहिजे सप्टेंबर 3, एकोणीशे शेएच्या जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो सप्टेंबर 4, एकोणीसशे शेए च्या मानवी शरीर हे एखादे वाद्य आहे त्यातून हवा तो सुर काढता येतो सप्टेंबर पाच एकोणीसशे पोलादी भिंतीला भेदून सुद्धा विचारपुढे जाऊ शकतो सप्टेंबर सहा एकोणीशे मरा आणि तरा शनिवार सप्टेंबर सात एकोणीसशे शेएच्या श्रद्धेने जहाज चालू शकते रविवार आठ एकोणीसशे शेएच्या मृत्यू तर नेहमीच समोर उभा असतो त्याच्या धमकीला काय घाबरायचे सोमवार सप्टेंबर नऊ एकोणीसशे शेएच्या आपण सर्वांनाच वेळ लागलेली ला आहे कोणी कुणाला वेडे म्हणावे मंगळवार सप्टेंबर दहा एकोणीसशे आपण जेव्हा पाठी साप पुसू तेव्हा तिच्यावर आपल्याला ईश्वराची सई दिसेल बुधवार सप्टेंबर अकरा एकोणीसशे शेएच्या आकांक्षा किती मोठी असली तरी तिच्यात निम्नतर प्राण्याचा समावेश होऊ शकला पाहिजे गुरुवार सप्टेंबर बारा एकोणीसशे शेएच्या हृदयाच्या सिंहासनावर ईश्वर आणि दानव दोघेही बसू शकत नाही शुक्रवार तेरा एकोणीसशे शेएच्या मरणे श्रेष्ठ आहे परंतु धर्मांदयकरिता मरणेही चांगले नाही आणि जगणेही चांगले नाही शनिवार सप्टेंबर चौदा एकोणीसशे शेएच्या प्रार्थनेने माणसाची आंतरिक शक्ती वाढते रविवार सप्टेंबर पंधरा एकोणीसशे शेए च्या तुम्हाला जर आतील सौंदर्याचे दर्शन झाले तर बाहेरील कोणतेही सौंदर्य त्यासमोर फिके वाटेल सोमवार सप्टेंबर सोळा एकोणीसशे सेवेत घालवलेले जीवन हेच फलीभूत जीवन असते मंगळवार सप्टेंबर सतरा एकोणीसशे विचित्र गोष्ट ही आहे की आम्ही बाहेरील करता कितीतरी मेहनत करतो परंतु आतील गोष्टीची काहीही काळजी घेत नाही बुधवार सप्टेंबर अठरा एकोणीसशे शेएच्या संकटाच्या वेळीही आपल्या आतील उपस्थिती आपल्याला कळू शकली तरच आपले भरले आहे गुरुवार सप्टेंबर एकोणीस एकुनिश, एकोणीसशे शेएच्या जितके अधिक आत्मदर्शन होईल तितकेच आपण पुढे जाऊ शुक्रवार सप्टेंबर वीस एकोणीशे अस्वस्थ मनाने होणाऱ्या वेदना फोडामुळे होणाऱ्या वेदनांपेक्षा जास्त त्रासदायक असतात शनिवार सप्टेंबर एकवीस एकोणीसशे असे म्हणतात की उपासमारीच्या वेदना अतिशय प्रखर असतात आपल्याला जर माणूस म्हणून जगायचे असेल तर आपण या वेदनांच्या वर उठलो पाहिजे रविवार सप्टेंबर बावीस एकोणीसशे अनासक्त भाव अंगी बनवणे किती कठीण असते हे केवळ अनुभवानेच कळू शकते सोमवार सप्टेंबर तेवीस एकोणीसशे शेएच्या अहंगारी स्वभाव हा सर्व त्रासाचे मूळ आहे मंगळवार सप्टेंबर चोवीस एकोणीसशे शेएच्या विचाराशिवायचे जीवन म्हणजे पशुचे जीवन बुधवार सप्टेंबर पंचवीस एकोणीसशे आपण शक्य तितके त्याच्यासारखे झाले पाहिजे त्याच्याजवळ पोहोचण्याची आपली इच्छा आहे गुरुवार सप्टेंबर सव्वीस एकोणीसशे आपल्याला जर चिडायचेच असेल तर इतरांच्या चुकांवर आपल्या का नाही सप्टेंबर सत्तावीस एकोणीसशे शेएच्या जिवंत श्रद्धा आणि श्रद्धेची इच्छा यात कितीतरी अंतर आहे हे माहीत नसल्यामुळे मानसाची फसगत होते सप्टेंबर 28 एकोणीसशे शेएच्या प्रत्येकाच्या नशिबात भौतिक ज्ञान मिळवणे नसते परंतु आध्यात्मिक ज्ञान प्रत्येकाला मिळू शकते ते मिळवणे आपले कर्तव्य असते रविवार सप्टेंबर एकोणतीस एकोणीसशे असे म्हणतात की ईश्वराला चार हात आहेत त्याला सहस्र हात आहेत असेही म्हणता येऊ शकते ही सर्व कल्पना आहे सोमवार सप्टेंबर तीस एकोणीसशे शेएच्या आपण जर वाईट विचारांचे चिंतन करू लागलो तर ते नाहीसे होत नाही उलट ते सोबत राहण्याची शक्यता निर्माण होते ध्याय तो विषाणपुसाहा मंगळवार ऑक्टोबर एक एकोणीसशे शेच्या साधे आणि शंभर सत्य हे आहे की आपण जर रामनामाचे चिंतन करू लागलो तर आपले सर्व विचार आणि कृती आपोआप योग्य मार्गावर लागतील बुधवार ऑक्टोबर दोन एकोणीसशे शेएच्या माणसाने ईश्वराचे काम केले पाहिजे परंतु असे कोणते काम आहे ते माणसाला कसे कळावे गुरुवार ऑक्टोबर तीन एकोणीशे शेएच्या ईश्वराचे कोणते काम आहे हे जाणण्याचा मार्ग अंतःकरणपूर्वक प्रार्थना आणि त्याप्रमाणे कृती आहे शुक्रवार ऑक्टोबर चार एकोणीसशे श्रद्धा हा जीवनाचा सूर्य आहे शनिवार ऑक्टोबर पाच एकोणीसशे ईश्वर तुझा स्वीकार करत असेल तर लोक तुला जरी जिड झिडकारून टाकत असतील तरी त्याचे काय रविवार ऑक्टोबर सहा एकोणीसशे शेएच्या एक माणूस जर परिपूर्ण होऊ शकत असेल तर सर्व लोक परिपूर्ण होऊ शकतील असे गृहीत धरता येऊ शकते सोमवार ऑक्टोबर सात एकोणीसशे काय दुर्दैव आहे माणसाला माहीत आहे की अदब पतन चांगले नाही तरीही तो तिकडेच धाव घेत असतो ऑक्टोबर आठ एकोणीशे आपण मोठ्या गोष्टींचा विचार करू नये तर चांगल्या गोष्टींचा विचार करावा ऑक्टोबर 9, एकोणीशे शेएच्या लोक आपल्याला स्वप्नाळ समजत असतील तर त्याने काय फरक पडतो ऑक्टोबर 10, एकोणीशे शेएच्या एकशे पंचवीस वर्ष जगण्याची शक्यता कमी कमी होत आहे ज्या माणसाने क्रोध आणि आसक्ती यांच्यावर पुरेसा विजय मिळवला नाही त्याला इतकी वर्ष जगण्याचा काय अधिकार आहे